स्कंध नववा अध्याय चौदावा गंगा आणि विष्णू यांचा विवाह हो। नारद भणाले, लक्ष्मी सरस्वती गंगा आणि विश्वाला पावन करणारी तुलसी या नारायणाच्या चार भार्या होत्या गंगा वैकुंठी गेल्याचे मी ऐकले पण गंगा नारायणाची पत्नी कशी झाली हे काही माझ्या ऐकण्यात नाही ते सांगा श्री नारायण मुनी म्हणाले गंगा वैकुंठी गेल्यावर जगाचा निर्माताही तेथे जाऊन त्या जगदीश्वराला म्हणाला जी कृष्णाच्या अंशापासून द्रवरूपाने उत्पन्न झाली जी नवयौवना आहे सुशी, सुंदर शुद्ध सत्वरूपा, क्रोध अहंकार विरही, अशी ती त्या कृष्णाच्या अंगापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याच्याशिवाय ती कुणीही दुसऱ्याला वरणार नाही पण त्या ठिकाणी ती मानिनी आणि सर्वश्रेष्ठ राधा बुद्धी तिला पिऊन टाकण्याची इच्छा करू लागली त्यामुळे भयभीत होऊन ती कृष्णाच्या चरण लय पावली त्यामुळे सर्व गोलोक शुष्क झाल्याचे अवलोकन करून मी तेथील वृत्तांत समजून घेण्यासाठी तेथे गेलो नंतर सर्व काही समजून आल्यावर त्या कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यापासून गंगेला बाहेर काढले ते घेऊन का मी येथे आलो ए, ए प्रभो ह्या गंगेचा आता आपण गांधर्व विधीने स्वीकार करावा हे देवादे देवा, देवा तुझसारख्या रसिकाकडे ही रसिका आलेली आहे हे देवेशा तू सर्वश्रेष्ठ असे रत्न आहेस तसेच स्त्रियांमध्येही ही सती रत्न आहे म्हणून दोघेही स्त्री पुरुष कुशल असल्यास समागम उत्तम होतो स्वतः आलेल्या स्त्रीचा स्वीकार न करणाऱ्या पुरुषाला महालक्ष्मी ही रागाने सोडून जाते कोणताही पंडित प्रकृतीचा अवमान करीत नाही सर्व पुरुष प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत स्त्रिया त्या प्रकृतीच्या कला आहेत हे भगवाना तू सर्वांचा नाथ आहेस तसेच तू ही निर्गुण आणि प्रकृतीपर आहेस कृष्णाचे अर्धांग दोन अर्धांगाने चतुर्भुज आहे डावी बाजू कमला असून ती तुझी प्रार्थना करीत आहे कारण ती तुझ्या देहापासून झालेली आहे असे सांगून ब्रह्मदेवानी त्या भगवंताला गंगा अर्पण केली त्या हरीने गांधर्व विवाहाने त्या गंगेचा स्वीकार केला पुष्पे आणि चंदन याने चर्चित असा तिचा हात धरून रमापती नारायण गंगेसह आनंदाने रममाण झाला पृथ्वीवर गेलेली गंगा या प्रकारे स्वस्थानी परत आली विष्णूच्या पदकमलापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला विष्णुपदी म्हणतात या नवीन समागमात क्रीडेमुळे ती देवी देहभान विसरली रसिकेश्वराशी संगत झालेली ती रसिक सुखावह संभोगामुळे तृप्त झाली पण तिला पाहून सरस्वतीला अतोनात दुःख झाले लक्ष्मीने कितीही निवारण केले तरी ती वाणी गंगेचा द्वेष करीत असे पण गंगेने मात्र तिचा हेवा केला नाही एकदा गंगेने अत्यंत क्रुद्ध होऊन त्या हरिप्रिय वाणीला भारतात जाण्याविषयी शाम दिला गंगेसह त्या रमापतीला तीन भार्या होत्या पुढे तुलसीशी विवाह झाल्यामुळे त्याच्या चार भार्या झाल्या अध्याय चौदावा समाप्त